अध्याय अकरावा स्वयंभू मनूने ध्रुवाला युद्ध बंद करण्यासाठी समजाविणे मैत्रिय म्हणाले ऋषींचे हे बोलणे ऐकून ध्रुवाने आचमन करून नारायणास्त्र आपल्या धनुष्यावर चढविले तो बाण योजताच यक्षानी रचलेल्या माया त्याच क्षणी नष्ट झाल्या जसे ज्ञानाचा उदय होताच अविद्यादी क्लेश नष्ट होता नारायणास्त्र धनुष्यावर चढविताच त्यातून राजहंसा पंख आणि सोन्याचे फाळ असलेले तीक्ष्ण बाण बाहेर पडले आणि ज्याप्रमाणे मोर ओरडत वनामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे शत्रु सेनेत घुसले त्या तीक्ष्णधारेच्या बाणांनी शत्रूंना बेचे तेव्हा त्या रणांगणात अनेक यक्षांनी अत्यंत रांगाने आपापली शस्त्रास्त्रे उभारली आणि ज्याप्रमाणे मोठ साप फणा उभारून गरुडाकडे धाव घेतात त्याप्रमाणे ते चहूबाजूने ध्रुवावर तुटून पडले मु त्यांना समोरून येताना पाहून ध्रुवाने आपल्या बाणाने त्यांचे हात मांड्या खांदे अवयव छिन्न विछिन्न करून त्यांना जेथे ऊर्ध्वर भेट करून जातात त्या सर्व श्रेष्ठ सत्य लोकात पाठवले पितामह स्वयंभू म्हणून जेव्हा हे पाहिले की दिव्य रथावर आरूढ झालेला ध्रुव अनेक निरपराधी यक्षांना मारत आहे तेव्हा त्यांना त्यांची दया आली बरोबर आले बरबर घू ध्रुव समू लगे मनु मुरे तू यहां यक्ष जो हा निर्दोष यक्ष संहार करीत नहीं साधु पुरुषा करता तुझे आपल्या भावावर फार प्रेम होते म्हणून त्याच्या वधाने संतप्त होऊन तू एका पुष्कळांची हत्या केलीस या जड शरीरासाठी पशुंप्रमाणे प्राण्यांची हिंसा करणे हा भगवतसेवा करणाऱ्या साधूंचा सा मार्ग नव्हे प्रभूंची आराधना करणे फार कठीण आहे परंतु तू बालपणीच संपूर्ण भूतांचे आश्रयस्थान अशा श्रीहरींची सर्व भूतात्म भावाने आराधना करून त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले आहेस तुला तर प्रभू आपला प्रिय भक्त समजतात आणि भक्तजन सुद्धा तुझा आदर करतात तू साधूजनांचा मार्गदर्शक आहेस तरी सुद्धा तू असे निंद कसे केलेस सर्वात्मा श्रीहरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ पुरुषांबाबत सहनशीलता कनिष्ठांच्या बद्दल दया बरोबरींच्या लोकांबद्दल मित्रता आणि सर्वांशी समतेने वागण्यानेच प्रसन्न होतात आणि प्रभु प्रसन्न झाल्यावर पुरुष सत्वादी गुण आणि त्याचे कार्यरूप लिंग शरीर यापासून मुक्त होऊन परमानंद स्वरूप अशा ब्रम्हपदाची प्राप्ती करून घेतो देहरूपात परिणत झालेल्या पंचमहाभूतांपासूनच या जगात स्त्री पुरुष उत्पन्न होतात आणि पुन्हा त्यांच्या परस्पर समागमाने दुसऱ्या स्त्री पुरुषांची उत्पत्ती होते अशा प्रकारे भगवंतांच्या मायेपासून सत्वादी गुणांमध्ये कमी जास्तपणा झाल्याने जशी भूतातून शरीराची रचना होते त्याचप्रमाणे त्यांची स्थिती आणि प्रलय सुद्धा होतो निर्गुण परमात्मा तर यामध्ये केवळ निमित्त मात्र आहे त्याच्या आश्रयानेच हे कार्य कारणात्मक जग चुंबकाच्या सानिध्याने लोखंड फिरावे असे फिरत राहते कालशक्तीमुळे क्रमश सत्वादी गुणांमध्ये क्षोभ झाल्याने भगवंतांची शक्ती सुद्धा सृष्टी इत्यादी रुपांमध्ये व्यक्त होते म्हणून भगवंत अकर्ता असूनही जगाची निर्मिती करतात आणि नि संहार करणारे नसूनही याचा संहार करतात खरोखर त्या अनंत प्रभूंची लिला सर्वथै अचिंतनीय आहे काल स्वरूप अव्यय परमात्मा स्वतः अंतर अंतरहीत ही जगत कर अनादिंग सर्वे आदि करता है जीवा दुसर जीवाला उत्पन्न कर द्वारा मारना सुधा मार्गन तिचा संहार करता काल भगवान संपूर्ण सृष्टि मधे समान रूपने प्रविष्ट को शत्रु नहीं की ज्याप्रमाणे वारा वाहू लागल्यानंतर त्याच्या मागोमाग धोळही उडते त्याचप्रमाणे सर्व जीव आपापल्या कर्मांच्या अधीन होऊन कालाच्या मागोमाग धावत असतात सर्व समर्थ श्रीहरी कर्मबंधनाने बांधलेल्या जीवाच्या आयुष्याची वृद्धी आणि क्षय करतात परंतु ते स्वतः या दोघांपासून अलिप्त आणि आपल्या स्वरूपात स्थित आहेत हे राजा या परमात्म्यालाच मीमांसक कर्म चारवा स्वभाव वैशेषिक काल ज्योतिषी दैव आणि कामशास्त्रज्ञ काम म्हणतात काम बा, ते भगवान कोणतेही इंद्रिय किंवा प्रमाण यांचे विषय नाही महदादी अनेक शक्ती सुद्धा त्यांच्यापासूनच प्रकट झालेले आहे ते काय करू इच्छितात ही गोष्ट या जगात कोणालाच माहीत नाही तर आपले मूळ कारण असणाऱ्या त्या प्रभूंना कोण जाणू शकेल पुत्रा हे कुबेराचे सेवक तुझ्या भावाला मारणारे नव्हे कारण मनुष्याच्या जन्ममरणाचे वास्तविक कारण ईश्वरच आहे तेच विश्वाचे निर्माते पालन करते आणि संहार करणारे परंतु ते अहंकार शून्य असल्यामुळे गुण आणि कर्मांपासून नेहमी अलिप्त असतात सर्व प्राण्यांचा अंतरात्मा नियंता आणि रक्षण करणारे प्रभूच आपल्या माया युक्त होऊन सर्व जीवांची उत्पत्ती पालन आणि संहार करतात ज्याप्रमाणे नाकात व्यसन घातलेले बळी आपल्या मालकाचे एकमात्र आधार आहे बाळा तू सर्वस्वी त्या परमात्म्याला शरण द्या हे बाळा तू पाच वर्षाचा असतानाच आपल्या सावत्र मातेच्या कठोर वचनाने व्यथित होऊन आईची मांडी सोडून मनामध्ये गेला होतास तेथे तपश्चर्या करून ज्या ऋषिकेश भगवंतांची आराधना करून तू त्रैलोक्याच्याही ध्रुवपद प्राप्त केलेस आणि जे तुझ्या वैरभाव नसलेल्या सरळ हृदयामध्ये वासल्याने विशेष रुपाने विराजमान झाले होते त्या निर्गुण अद्वितीय अविनाशी आणि नित्यमुक्त परमात्म्याचा अध्यात्म दृष्टीने आपल्या अंतःकरणात शोध घे हा भेदभावमय प्रपंच वस्तुत नसतानाही त्यांच्या मध्ये प्रतीत होत आहे असे केल्याने सर्वशक्ति शक्ती संपन्न परमानंद स्वरूप सर्वांतर होईल आणि तिच्या प्रभावाने तू मी माझे या रूपाने गृह झालेल्या अविद्या रूपी गाठीला छेदून टाकशील राजन ज्याप्रमाणे औषधाने रोग बरा केला जातो त्याचप्रमाणे मी तुला जो काही उपदेश केला आहे त्यावर विचार करून आपला क्रोध हा अत्यंत आहे सर्वांना मोठे भय वाटते म्हणून जो बुद्धिमान पुरुष असे इच्छितो कि आपल्यापासून कोणत्याही प्राण्याला भय असू नये आणि स्वतःलाही कोणापासून भय असू नये त्याने क्रोधाच्या आधीन कधीच होऊ नये हे माझ्या भावाला मारणारे आहेत असे समजून तू इतक्याकडून पुलावर आघात करीत नाही तोवरच विनम्र भाषण आणि विनय यांच्या द्वारा ताबडतोब त्यांना प्रसन्न करून घे अशा प्रकारे स्वयंभ्र म्हणून आपला नातू ध्रुव याला उपदेश केला तेव्हा ध्रुवाने त्यांना नमस्कार केला त्यानंतर ते महर्षींसह आपल्या लोकी गेले अध्याय अकरावा समाप्त